बाभरीच्या झाडाची कहाणी रस्त्याच्या कडेला एक बाबरीचं झाड होते झाड काट्यांनी भरलेले होते मी कुणालाच आवडत नाही काटे नसलेली बाकीची झाडे किती छान दिसतात बाबरीच्या झाडाला या विचारानं फार दुःख होत असे एक दिवस ते असा विचार करत असताना एकदम त्याचं काटे नाहीसं झाले झाडावर फक्त हिरवीगार पानं डोलू लागली हे पाहून बाभडीच्या झाडाला केवढा आनंद झाला पण हा आनंद फार काळ टिकला नाही कुठून तरी एक बकरी आली आणि झाडाची पानं खाऊ लागली बाभडीनं विचार केला अरे ही बकरी तर माझी पानं खाऊनच टाकते आता काय करू माझी पानं जर सोन्याची असती तर किती बरे झाले असते हे काय बाभरीची सगळी पानं सोन्याची झाली तेव्हा तिथून एक माणूस चाललेला होता बाभडीची सोन्याची पानं बघून त्याचे डोळे तर चमकायला लागले काय चमत्कार आहे पहा याला म्हणतात नशीब असं म्हणत त्यानं भरभर झाडाची पानं तोडायला सुरुवात केली झाडावर एकही पान शिल्लक राहिले नाही बाबडीला फारच वाईट वाटू लागले हे काय झाले माणूस तर सोन्याची पानं सोडणारच नाही त्याऐवजी माझी पानं काचेची असायला हवी होती तेच बरे झाले असते बाभडीनं असं म्हणायचा अवकाश तिच्यावर एकदम काचेची पानं आली बाभडीचं झाड फारच खुश झाले पण थोड्याच वेळा जोराचा वारा आला आणि काचेची पानं एकमेकांवर आपटून त्यांचा चकणाचोर झाला बाभडीचं झाड रडत रडत बडबडायला लागले हे काय झाले मला कधीच आनंदानं जगता येणार नाही का बकरी खाऊ शकणार नाही माणूस चोरणार नाही आणि वारा फोडणार नाही असा मला कधी होता येणार नाही का बाभरीचं झाड असा विचार करण्याचा अवकाश परत एकदा त्याचे काटे आले यानंतर मात्र बाभरीनं कधीही आपल्यावर काटे आहेत याचं वाईट वाटून घेतले नाही